अध्याय एकशे सत्याऐंशी वा जीवस्वरूप निरूपण भृगू म्हणाला मना, जीव दान आणि कर्म यांचा कधीही नाश होत नाही तर ते केवळ शरीराचा मात्र नाश होतो व त्यामध्ये असणारा चेतन पदार्थ अन्य देहामध्ये प्रविष्ट होतो शरीराचा आश्रय करून असणारा जीव शरीराचा नाश झाला म्हणून नाश पावत नाही तर समिदा दग्ध झाल्या तरी कायम असणाऱ्या त्यातील अग्नीप्रमाणे तो कायमच असतो भरदवाज म्हणतो अग्निप्रमाणेच जीवाचाही नाश होत नाही असे असेल तर अग्नी तरी काय भस्मवून गेल्यावर कुठे दृगोचर होत अर्थातच होत नाही व म्हणूनच तो इंधनाविरहित अर्थात शांत झालेला अग्नी नष्टच होतो असे माझे मत आहे कारण इंधनाच्या नाशानंतर त्याचा संचार प्रमाण अथवा आकार ही काहीच नसतात भृगु म्हणतात इंधने दग्ध होऊन गेल्यानंतर अग्नी दिसत नाही याचे कारण त्याचा नाश होतो असे नसून तो निराश्रित झाल्यामुळे आकाशात लीन होऊन जातो हे आहे व म्हणूनच त्याचे अवलोकन करता येत नाही ह्या अग्नीप्रमाणेच शरीराचा नाश झाल्यानंतर आकाशतुल्य असणारा व म्हणूनच सूक्ष्म असा जीव इंद्रियांनी जाणता येत नाही विज्ञान स्वरूपी जीव हाच प्राणधारण करीत असतो शरीरामध्ये संचार करणारा वायू म्हणजे प्राण हाच त्याच्या स्थितीला कारणीभूत आहे अर्थात त्या वायूचा नाश झाला म्हणजे तो जीव लुप्त होतो या लोपासच नाश असे म्हणतात शरीरवरती अग्नी म्हणजे जीव नाश पावला म्हणजे शरीर अचेतन होऊन पडते व भूमिमय बनते कारण भूमी हेत शरीराचा लयाचे स्थान आहे सर्वही स्थावर आणि जंगम प्राण्यांच्या शरीरातील वायू आकाशाध प्रविष्ट होतो व अग्निवायू में प्रविष्ट होते अर्थात आकाश वायु और अग्नि तीन पदार्थ एक स्वरूप बनून ज अवशिष्ट राहले दोन अर्थात जल और भूमि भूमि रहता जेथे आकाश अथे वायु अतो व जेथे वायु अतो देथे अग्नि वस्तुत ही तीन ही पदार्थ मूर्तिमंत नहीं तथापि प्राण्यामध्ये मात्र ते मूर्तिमंत म्हणजे प्रत्यक्ष विषय होऊन राहतात भरतबाज म्हणतो हे निष्पाप प्राण्यामध्ये जर पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते असतात तर त्याहून भिन्न असा जीव म्हणून आणखी तेथे कसला असतो हे मला कथन करा पाच विषयांचे ठिकाणी रवमान होणारे पंच ज्ञानेंद्रिय आणि तज्जन्य ज्ञान यानि युक्त असणारे मांस आणि रक्त यांचा संशय व भेद आणि स्नायू यांनी व्याप्त असलेले जे प्राण्याचे शरीर त्यामध्ये जीव कोणत्या स्वरूपाने वास्तव्य करतो हे जाणण्याची माझी इच्छा आहे शरीर जर फाडून पाहिले तर त्यामध्ये काही जीव दृष्टोत्पत्तीस येत नाही अर्थातच तो त्याहून भिन्न नसून शरीर स्वरूपीच आहे असे मानली पाहिजे जर शरीर हाच जीव नवे असे म्हणावे तर जेव्हा शरीरासंबंधी अथवा अंतकरण संबंधी दुःख होते तेव्हा त्याचा वेदनांचा अनुभव कोण घेतो अर्थातच शरीर हे ऋषी श्रेष्ठ श्रवणेंद्रियाच्या योगाने प्राणी श्रवण करतो परंतु जेव्हा अंतःकरण व्यग्र असेल तेव्हा त्या श्रवण येत नाही अर्थातच जीव हा भिन्न आहे असे मानने निरर्थक हो तसेज अंतकरणाशी संबद्ध अशाच नेत्र योगाने को पदार्थ अवलोकन करता पर अंतरण व्याकू आल तो दृष्टि आटोक ही पदार्थ, आटो पदार्थ दिसत नहीं तसेज निद्रितावस्थित प्राणी को बाह्य पदार्थ पहू शकत नहीं कशा का ही वस घे शकत नहीं का ही श्रवण करू शक बोलू शकत नहीं अथवा त्याला स्पर्श किंवा रस यांचेही ज्ञान होत नाही याचे कारण निद्रिस्त तितीत इंद्रियांचा आणि मनाचा संयोग झालेला नसतो हेच होय अर्थातच ज्या कार्यासाठी जीव मानावयाचा ती कार्य मनाच्याच योगाने होत असल्यामुळे जीव म्हणून निराळा पदार्थ मानावयाचे कारणच राहत नाही सारांश शरीर हा जीव नव्हे असे म्हटले तरी मन हाच जीव आहे असे मानण्यास हरकत नाही आता जर ही, ही खोटे असेल तर हे ऋषी श्रेष्ठ आनंद पावणारा क्रुद्ध होणारा शोक करणारा उद्विग्न होणारा इच्छा करणारा चिंतन करणारा द्वेष करणारा आणि वाणीची प्रवृत्ती असणारा असा हा शरीरामध्ये दुसरा कोण आहे भृगु म्हणतात भरद्वाजा इंद्रियांच्या विषयांमध्ये जे गुण असतात तेच इंद्रियांमध्येही असतात अर्थात जसे विषय तशीच इंद्रियही महाभूतात महाभूतात्मकच आहेत आणि इंद्रियाप्रमाणेच मनही पंचमहाभूतात्मक आहे अर्थात जड अशा त्या अथवा मनाचा या शरीर धारणाच्या कामी काहीच उपयोग नाही शरीरामध्ये वास्तव्य करणारा अद्वितीय असा आत्मा हाच शरीर धारण करतो त्यालाच गंध रस शब्द स्पर्श रूप आणि इतर गुण यांचे ज्ञान होते तो ह्या पंचमहाभूतात्मक शरीरामध्ये वास्तव्य करीत असून अंतःकरणाचाही द्रष्टा आहे आणि अंतःकरणाच्या द्वाराने तो प्रत्येक अवयवामध्ये प्रविष्ट होतो सुखदुःखाधिकांचे ज्ञान त्यालाच होते याचा आणि मनाचा अर्थात त्याच्याद्वारे इंद्रियांचा संबंध नसेल त्यावेळी शरीराला कोणत्याही प्रकारचे ज्ञान होत नाही असा सुषुप्तीमध्ये आणि समाधीमध्ये अनुभव येतो ज्यावेळी शरीरस्थ अग्नीचा उष्मा नष्ट होतो अर्थात शरीर अग्निशांत होतो व जेव्हा रूपाची अथवा स्पर्शाची उपलब्धी होत नाही तेव्हा आत्म्याने शरीराचा त्याग केलेला असतो व म्हणून स्थूल देहाचा नाश होतो हे सर्व विश्व सूक्ष्माशा पंचमहाभूतांनी व्याप्त करून सोडलेले आहे अर्थातच प्राण्यांचे सूक्ष्म शरीरही ती सूक्ष्म अशी पंचमहाभूतेच आहेत हे निराळे सांगावे असको या सूक्ष्म शरीरामध्ये असणाऱ्या अंतःकरणात आत्मा व्यक्तस्थितीत असलेला प्रत्ययास येतो हाच उपाधियुक्त असणारा आत्मा जीव होय आणि सर्व लोकांचा निर्माण करता ब्रह्मा हाच आहे याच आत्म्याला प्रकृतीच्या गुणांचा योग पडला म्हणजे त्यास क्षेत्र अशी संज्ञा फुगते आणि या गुणांचा वियोग घडला म्हणजे त्यास परमात्मा असे म्हणतात सर्व लोकांचे मूर्तिमंत सुख असा कमलामध्ये असणाऱ्या जलबिंदूप्रमाणे त्या सूक्ष्म आणि स्थूल शरीरामध्ये वास्तव्य करणारा जो जीव तोच आत्मा होय सदैव लोकांच्या सुखाच्या रूपाने वास्तव्य करणारा जो तो आत्मा त्यासच क्षेत्रज्ञाचे म्हणतात सत्व रज आणि तम हे जीवाशी संबंध असलेले तीन गुण होत चैतन्ययुक्त अशी देह इंद्रिये आणि अंतःकरण ही ह्या जीवाची उपभोगाची साधने होत ही साधने स्वतः क्रिया करीत असतात आणि त्यांच्याशी संबद्ध होऊन राहिल्यामुळे सातही भुवने निर्माण करणारा व संसाराच्या पलीकडे असणारा जो परमात्मा कडून ही क्रिया घडवितात सारांश जीवाला अन्य देहाची प्राप्ती होते पण तो त्याचा नाश नवे। जीवाचा नाश होतो असे म्हणणारे लोक आज्ञ होत जीव हा दुसऱ्या देहाचा संयोग घडून पहिल्या देहातून निघून जातो ह्या अन्य शरीर प्राप्तीलाच मरण अशी संज्ञा आहे याप्रमाणे अविद्यारूपी अज्ञानाने आवृत झालेला आवृत असलेला व देहाधिकांमध्ये छीलीन होऊन असणारा हा आत्मा सर्व विश्वामध्ये संचार करीत असतो तथापि तत्वज्ञानी पुरुषासच सूक्ष्म आणि श्रेष्ठ अशा बुद्धीने त्याचे ज्ञान होते सात्विकांना भक्षण करून व शुचुर्भूतपणे राहून रात्रीच्या पूर्व भागात आणि उत्तर भागात योगाभ्यास केला म्हणजे ज्ञानसंपन्न पुरुषास शरीरामध्येच आत्मसाक्षात्कार होतो चित्ताची वृत्ती अंतर्मुख झाली आणि शुभाशुभ कर्मांचा त्याग घडून अंतःकरण शुद्धी झाली म्हणजे आत्मनिष्ठ बनलेल्या पुरुषास मोक्षरूपी आत्यंतिक सुखाची प्राप्ती होते अंतःकरणामध्ये प्रकट होणारा व अग्निप्रमाणे प्रकाशमान असणारा जो आत्मा क्या वास्तव करना जीव असे अे त्या सर्वेश्वर आत्म्यापून ही सर्वसृष्टि निर्माण जाए प्रत्यय आत्मज्ञान जानोम तत्स